शशी सोनावणे शशी सोनावणे हे युवा भारत या संघटनेचे कार्यकर्ते आहे तसेच ते एसी झेड विरोधी आंदोलनात अतिशय सक्रिय होते ऐका तर ग्रीस देशातील आर्थिक अरिष्ट आणि त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम संकट मीडिया मध्य जस आता जाते जी वन फाइन डे अचानक भयानक एक देश बैंक होतो हो दिवाला जाते फेड़ू शक नहीं अभी घटना मेनस्ट्री मीडिया मे अपने विशेषता गोषी जात नूरोप जलत है यूरोप कायम जलत आ गले चार पांच सा वर्षापास क्राइसिस क्राइसिस परिणी कधी ना कभी ये होना अपरिहार्य फो देखा म्हणजे मी माझ्या बाजूने असं विचार करतो की तो देश ग्रीस असू शकत होतो तो स्पेन पण असू शकत होता पोर्तुगल पण असू शकत होता पण ग्रीस बद्दल जास्त चर्चा होती आय एम एसच्या ज्या डिबेट्स बद्दल विचारत होता त्याच डिबेट्स मध्ये असंही म्हटलं विशेषतः जर्मनी मधल्या स्कॉबल काय तसं अर्थमंत्र्याचं नाव त्यांच्या सगळ्या मुलाखतीमध्ये त्यांच्या मांडणीमध्ये वारंवार एक गोष्ट सारखी हो येत होती गेल्या तीन चार वर्षापासून की युरोपियन झोन मधून मधून एक ग्रेग्झिट करायची गरज आहे जे ग्रीकला काढायची गरज आहे आता हे जे रिस्ट्रक्चरिंग आहे यांच्या डोक्यातलं जे जे खराब अर्ज देणारे जे जे देश आहेत जे कर्ज बुडवणारे देश आहेत ज्यांची अर्थव्यवस्था आपल्याला अभिप्रेत असल्याप्रमाणे चालत नाहीये किंवा पुढे जाऊन हे खड्ड्यात घालणार आहे ते यांना आपल्याला एक ऑपरेट करून ऑपरेशनच्या माध्यमातून सर्जरीच्या माध्यमातून त्यांना बाजूला केलं का केलं पाहिजे त्याच्यामध्ये आणखी एक मत प्रवाह विशेष आता सिरीजाच्या सगळ्या डिस्कोर्स मध्ये त्या गोष्टी येतात अर्थमंत्री ज्यांनी राजीनामा दिला राजीनामा दिला त्या दिवशी स्पष्टपणे मांडले की आम्हाला हाकलायच होतं बाहेर काढायचं हे षडयंत्र चाललेलं होतं आणि रक्कम असून किती आहे आता त्याच्या भाषेत तो म्हणतो दोनशे ते दोनशे बिलियन डॉलर्स आता संजीव तांदुकरने जो आकडा थांगला तो एक टोटलचा मॅक्झिमम मॅक्झिमम खेचून खेचून किती तर तीनशे बिलियन डॉलर आणि हप्ता थकला म्हणजे किती तर सतरा बिलियन डॉलर पैकी आम्ही दहा दिलेत सात राहिले अशी ती चर्चा आहे एखादा था था थकला आणि तुम्ही लगेच त्याच्यावरती कारवाईची भाषा करायला लागणं हे कितपत योग्य आहे असा एक प्रश्न पडण्यासारखी स्थिती आहे म्हणून मग ते कॉन्स्पिरेसीची भाषा करतात की आमच्या विरुद्ध एक षडयंत्र करण्यात आलेले की आम्हाला कसे करून युरोपियन झोन मधून बाहेर काढतात त्याची काही अडचण नाही हॉस्टेरिटी मेजर देणारा जर तुम्ही टर्म्स अँड कंडिशन वापरत नसाल तर नवीन देणारा आणि कर्ज का द्यावं असं एक लॉजिक आपल्यासमोर उभं राहतं लोकसत्ताच्या संपादका मध्ये सुद्धा तेच लॉजिक अतिशय चांगलं संपादक आहे का लिबरल गुर्जवा पेपरच्या संपादकाकडून ज्या पद्धतीची मांडणी व्हायला पाहिजे त्या लॉजिक ती आलेली प्रश्न साधाने सरळ आहे ग्रीज एक तथाकथित श्रीमंत असलेला दे कर्ज बुडवा झालेला कर्ज बुडवणारा झालाय कर्ज फेडू शकत नाही अशी स्थिती आहे तर मग युरोपियन युनियन असेल वर्ल्ड बँक असेल आय एम एफ असेल हे कर्ज देणं बंद करून त्यांना लात मारून हाकलून काढण्यात येते अवका कसा वागतो तू तर कर्ज फेडत नशीच तू तुझ्या घरातली भांडी उचलून मी घेऊन जातो घरावरती जप्ती आणतो मग ग्रीस सारख्या एका छोट्याश देशामध्ये आणि संजीव म्हणतो त्याप्रमाणे त्याच्या रक्कम शुल्लक आहे जागतिक अर्थव्यवस्थेच्या सगळ्या कर्जाच्या उलाढालीमध्ये विचार केला तर त्यामध्ये ग्रीस सारखा देश गेल्याने काय फरक पडणार तर त्याची मुळे ही आर्थिक नाही त्याची मुळे ही त्याच्या पॉलिटिकल इकॉनॉमी निगेटिव्ह ज्याचं बॅकग्राऊंड संजीवने मांडले पण काही जे गतीशीर उपाययोजना सांगितल्या गेल्या या डिबेट्स मध्ये त्या आपण तपासून घेत आर्ग्युमेंट आहे सिरीजाच्या विशेष एक आर्ग्युमेंट काय का राहिले रेफरंडमच्या आधी ते म्हणाले कर्ज कडू शकत ठीक आहे पण ही काही पहिली घटना नव्हे आणि अशी काही परिस्थिती पहिल्यांदाही घडत नाहीये जगामध्ये यापूर्वी अनेकदा अनेक देशांच्या बाबतीत अशा परिस्थिती आलेली आहे आपल्याकडे आठवत असेल आपल्याला सुद्धा सोनं घाण ठेवावं लागलेलं आहे पतपुरवठ्यामध्ये कधीतरी अडचण अशी येते त्यावेळेला तुम्हाला लिक्विडिटी चक्रांचे येतो तुमच्याकडे पैसेच नसतात घर चालवायला सुद्धा तर त्यावेळेला तुम्ही महिना अखेर आपली इथं बसलेल्या प्रत्येक जण जे कोण सहकारी मध्यम वर्गी त्यांना त्यांचे सगळे लहान मोठे महिने अखेरवर झाले म्हणजे पंचवीस सोस तारीख गेली की गे आम्ही शेजारी पाजारी उसनमारी सुरू व्हायचे मग ती वस्तूच्या रुपांनी असेल किंवा पैशांच्या रुपया असेल ती एक ते दहा तारखेच्या दरम्यान ती फेडली जायची काही अडचण नव्हती अशा परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आलेली आजचं नाही फिरीजाचं एवढंच म्हणणं होतं की बाबा बेस हे जर्मनीला महायुद्धाच्या वेळेला पूर्णपणे रसा तळाला गेल्यानंतर अमेरिका आणि ते सगळं ब्रिटन मुच्या सगळ्या इन्स्टिट्यूशन बसून तुम्ही मार्ग काय काढला देणेकरी देशांनी काही कर्ज सोडून द्यावं लाँग टर्म विचार करून कर्जाची काही रक्कम सोडून द्यावी उरलेल्या कर्जाची रक्कम रिस्ट्रक्चर करावं हप्ते थोडे लांबावेत जेणेकरून तो देश आपली अर्थव्यवस्था पुन्हा सांभाळून घेईल आणि तुम्हाला तुमचं कर्ज परत येईल रिअल व्हॅलीमध्ये कॅल्क्युलेट केलं तुम्हाला सगळं तुमचं कर्ज परत काही अडचण नाही पण युरोपियन युनियन मध्ये असं काही डिबेट डिस्कोर्स दि मध्ये चालत नाही दोन हजार आधी पण क्रिस क्राइस मध्ये दोन हजार आठच्या नंतर क्रिस ची क्राइस आणखी तीव्र झाली मधल्या काळामध्ये वेलआउट पॅकेजेस का देत राहिले त्यातलं एक महत्वाचं असं की ज्या खासगी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कर्ज देणार होत्या त्यांचे पैसे अडकलेले होते त्यासाठी आय आणि वर्ल्ड बँक आणि युरोपियन युनियनचे वेलआउट पॅकेजेस वापरले गेले मला चांगलं आठवत दोन हजार पंधरा दोन हजार बारा तेराच्या दरम्यान एक सिरियस डिबेट अशी चालू होती जर्मनीने या सगळ्या क्रिसच्या क्रायसिसमध्ये ते नफा कमवला म्हणजे हे बेलआउट पॅकेजेस येत आणि या बेल ऑट पॅकेजेसच्या ग्रीस ची अर्थव्यवस्था परतही करण्यासाठी मदत होण्याच्या ऐवजी ती या खाजगी वित्तीय संस्थांच्या कर्जाला परत फेरीसाठी वापरली जात हे म्हणजे कसं आहे आपल्याकडे जे काय साठ सत्तर हजार कोटी रुपये कर्जमाफी दिली गेली त्याच्यासारखी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली शेतकऱ्याच्या अर्थात एक पैसा नाही शेतकऱ्याच्या डोक्यावरती जे कर्ज होती ज्या बँकांची त्या बँकांकडे तर पैसे डायरेक्ट वळती शेतकऱ्यांच आता काय भेटलं तशीच काहीशी या सगळ्या बेल पॅकेजेसची स्थिती होती याला कुठे ना कुठे डेडेन येणं अपर्याय आणि ते डेडेन आपल्याला आता आलेला यातली दुसरी जी गोष्ट मला अशी की के जागतिकीकरणाच्या जा जा जा या सगळ्या प्रक्रियेमध्ये वित्तीय भांडवलाचं जे चलन आहे ते अतिशय व्यापक झालं मी थोडस पॅरिटिकल डिबेटच्या पातळीवर बोलायचं झालं तर मेनीने ज्या फायनान्स कॅपिटलची व्याख्या ज्या एकोणीशे सतरा ला करून ठेवली ऑफ कॅपिटलिझम मध्ये त्यावेळेच्या त्या वित्तीय भांडवलाच्या आणि कारगिलच्या पलीकडे जाऊन थोडं पुढे सरकलेलं दिसतंय परिस्थिती या शंभर वर्षामध्ये नक्कीच पुढे सरकलेली आता ती नेमकी कशी आहे याला आधोरेखित करण्यासारखी स्थिती माझ्या तरी आवाक्यात नाही पण एवढं कळतंय की त्याच्यापेक्षा थोडी पुढे सरकल्यासारखी वाटते म्हणजे कसं की भांडवल जगाच्या सर्व कोपऱ्यात पोहोचलेलं जगाचा असा एक कोपरा शिकत नाही की जिथे भांडवल पद्धतीचं उत्पादन व्यवस्था पोहोचलेली अगदी मागासलेल्या आफ्रिकन देशाच्या कुठल्याही कोपऱ्या घ्या तिथे सुद्धा भांडवल पोहोचलेला भांडवलाने तुमच्या जगण्याच्या समाज व्यवहाराच्या विचाराच्या सर्वच गोष्टींना व्यापूट तुम्ही वेगळ्या भाषेत असं बोलेन की भांडवल आता सर्वव्यापी सर्व त्यामुळे मग अर्थव्यवस्थेची चर्चा करताना केवळ बजेटरी प्रोव्हिजन आणि आकडेवारी यापुरता मर्यादित होऊन चालणार सगळ्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय आयामांना बघून आपल्याला तपासावं लागेल जर मग भांडवल सर्वव्यापी सर्व व्यापक असं झालेला आहे सर्वस्पर्शी झालेलं आहे तो मैं ग्रीस सारे छोटाशा देशाच सार, छोटस कर्ज जर तो देश फेड़ू शक्री जाहिर करूमिका घे अल संकट मग कर्ज देनापुर मर्यादित मैं संकट आईएमएफ च वर्ल्ड बैंक चाहते जागतिक भांडवशाही चुन मैं जागतिक भांडवशाही ग्रीस ऐसी पुनः एक सक्रिय होते मग एकमेकानी प्रेसर टाका अमेरिका प्रेसर टाकते अरे तुम्हें बोला बर नहीं आता अमेरिके लड़िए बोलणं पाहिजे मग ग्रीस आपली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी आणि एक वेगळा मार्ग शोधण्यासाठी रशियाच्या पुतीनशी वारंवार भेटीघाठी करतो पुतीन त्यांच्याशी सलगी करायचा प्रयत्न करतात का ते युक्रेनला बायपास करून त्यांचा जो नैसर्गिक वायूची पाईपलाईन आहे ती जर ग्रीस मार्ग मला पाठवता आली ते युरोप मधला आपला धंदा शाब होता असे जे सगळे कॉम्प्लेक्सिटीज आहेत त्या आता सुरू झाले आता या चढावडीमध्ये म्हणजे सगळेच ब्लॅकमेल करतात मागच्या रविवारच काय रेफरंडम होत ते रेफरंडम सुद्धा ब्लॅकमेलिंग त्या पक्षाने अशी भूमिका घेतलेली नाही आम्ही काहीच देणार नाही आम्ही रहायला तयार म्हणजे कर्जदार म्हणून कर्जदारांची भूमिका घेतली पाहिजे ती योग्य कर्जदार कुठेही असं म्हणत नाही की मी कर्ज फेडायला तयार नाही कर्जदार एवढंच म्हणतोय की तुम्ही जी कर्जाची देणी दिलेली आहे ती आताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये मला देणं शक्य नाहीये तर तुम्ही तिला रिस्ट्रक्चर करून द्या शेतकऱ्याशी जशा बँका वागतात तसंच हे जाती भांडवलदार त्यांच्या संस्था ग्रीसशी वागतात असं ते कॉर्पोरेटशी वागत नाही एखादं कॉर्पोरेट लोन जर कंपनी दिवाळी गेली तर तुम्ही तिथं लोन रिस्ट्रक्चर करायची भाषा करता आता काय चाललंय की कि आम्ही किती वेळा बेलआउट पॅकेजेस देई दे। आम्ही किती वेळाला ग्रीस सारख्या देशांना संकटातून सावरायचं असं ते आयसोलेटेड ग्रीस सेंट्रिक चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आणि ग्रीसच्या काठीने मग फ्रान्स असेल स्पेन असेल पोर्तुगाल असेल या ज्या आता एळमळीत अर्थव्यवस्था आहेत युरोपमधल्या त्यांना मारायचा एक प्रयत्न चाललेला की तुम्ही लाईनित याचं बघा काय हलो मग सिरिजासारखे पक्ष जेव्हा टोकाला जाऊन भूमिका घेतात नाहीच देऊ शकत द्यायला तयार आहे आम्ही देऊ शकत नाही गॅच त्यांच्याशी वाटाघाटी सुरू होते वाटाघाटी करून पुन्हा रिस्ट्रक्चरिंगची भाषा ही जी रिस्ट्रक्चरिंगची भाषा आणि वाटाघाटीची जे काय प्रयत्न चाललेले त्याचा अर्थ असा आहे की जागतिक भांडवलशाहीला ते कितीही चित्र निर्माण करत असले तरी ग्रीस सारखा देश क्या युरोपियन झोन मधून अशा पद्धतीने जाण हे परवडणार आहे आपल्या युरोपियन झोन मधून त्यांना बाहेर काढलं तर काय फरक पडणार नाहीये पण अशा पद्धतीने जर गेलं तर त्याचा जागतिक परिणाम त्याचा एक उल्लेख संजीवने आता तो चीनच्या संदर्भातला केला आता याचे उपकर्केश परिणाम काय काय संभवत आहे कारण तपशिलात मारलेले त्याच्यामध्ये कक्षला जात नाही पण जे परिणाम काय काय संभवत आहेत विशेषतः भारतासारख्या देशावर जे मला वाटतं ते मी मान एक गोष्ट मला अशी स्पष्टपणे दिसते की अधिकृतपणे दोन हजार आठ पासून जी जागतिक मंदी संपूर्ण जगभर व्यापून आहे तिच्यापासून जग सावरलेलं नाही चित्र काहीही रंगी मंदी आहे म्हणजे ते किती प्रमाणात आहे आता नोव्हेंबर डिसेंबर मधल्या युएस कॉंग्रेसच्या सिनेट मधल्या डिबेट्स त्या डिबेट मध्ये ओबामाने आतापर्यंत पेश केलेल्या सगळ्याच बजेट बजेटरी प्रोव्हिजन वरती सिनेटर्स काँग्रेस म्हणून उपस्थित आहे आकडे खरेत का म्हणजे एखाद्या राष्ट्रप्रमुखाच्या बॅलन्सशीट वर त्यांनी जी बॅलन्सशीट प्रेझेंट केलेली असते देशासमोर त्या बॅलन्सशीट वरती त्याच देशाचे खासदार प्रश्न उपयोग तू मांडलं ठीक आहे आणि आम्ही पण मंजूर केलं ठीक आहे पण हे जे काही तू आकडेवारी टाकलेले आहे ते खरे आहेत का की फुगवलेले की आपला एक माहोल बनवण्यासाठी नाही सगळ्यात जास्त कर्जबाजारी माणूस नवीन कर्ज मिळण्यासाठी हातात आणट्या बिंट्या करून जातो की नाही ऐकते बाबा माझी गाडी बिढ घेऊन जातो लागणारे थोडेसे अडचण झाली देऊन समोर देणारा कोणी चल तर ते आणखी आहे गाडी आहे देऊया थोडं तर असं तर काही अमेरिकेच्या बाबतीत झालेलं नाही ना हे ओबामा ऍडमिनिस्ट्रेशनवरती हो या नोव्हेंबर डिसेंबरच्या काँग्रेस आणि सिनेटच्या डिबेट्समध्ये म्हटलं गेले आणि क्रिसमस नंतर हा बुडबुडाव फुटेल असे तिथल्या न्यूयॉर्क टाईम्स पासून वॉशिंग्टन पोस्ट पर्यंत बातम्या आहेत आणि जानेवारीपासून त्या काय जानेवारी फेब्रुवारीपासून माझ्या वाचणार नाही कोणाच्या आल्याचं तर मला सांगावं पण माझ्या वाचनात नाही म्हणजे तुम्ही ज्या काही बजेटरी प्रोव्हिजन्स करतायत अर्थव्यवस्था म्हणून तुम्ही जे काही आकडेवारी देत त्या आकडेवारीवरती विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही ह्या बॅकग्राऊंड वरती आजचे दिन अचानक जे आलेले आहेत आपल्याकडे ते अचानक आलेल्या अच्छे दिनमध्ये अचानक जो काही जीडीपी वाढलाय त्याच्यावरती पण असाच प्रश्न उपस्थित होतो उपस्थ उपस। कितपत खरंय कितपत तथ्य आहे असा शंका उपस्थित उपस्थ करण्यासारखी परिस्थिती म्हणजे इकॉनॉमिक क्रायसिस बद्दल चर्चा करताना एखाद्या देशावरती आर्थिक आरिष्ठ येणार की नाही येणार किंवा आलंय की नाही आलं याची चर्चा करताना डिफेन्समध्ये कसं बोललं जातं की इकॉनॉमिक फंडामेंटल स्ट्रॉंग आहे आता हे इकॉनॉमिक फंडामेंटल स्ट्रॉंग आहे असं जे वाक्य त्याच्यामधलं नेमकं काय फंडामेंटल आहे ते कधीच सांगितलं जात की बाबा तुमचे जीडीपी वाढलंय याला फंडामेंटल म्हणायचं अनएम्प्लॉयमेंट रेट तुमचा खरंच कमी झालाय याला म्हणायचं की तुमचे रियल वेजेस खऱ्या अर्थाच वेतनमान आहे ते वाढलंय याला म्हणायचं असे काही पॅरामीटर्स बद्दल चर्चा होताना आपल्याला दिसत जागतिक भांडवलशाहीचं संकट आता या बॅकग्राऊंडमध्ये असं बघायला झालं तर असं की 2008 हजार आठ पासून जर अमेरिका क्रायसिसमध्ये गेली त्याच्यानंतर युरोपियन झोन क्रायसिसमध्ये दिसतोय युरोपच्या क्रायसिसमध्ये तात्कालिक आर्थिक फायदा या जर्मनी सारख्या देशांना जर्मनी मधल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला जरूर झाले त्यांचे नफे वाढले हे दिसते पण हा तात्कालिक फायदा त्याने समग्रपणे विचार केला युरोपियन युनियनच्या क्रायसिस मधनं मार्ग निघालेला नाही ही त्या संकटामध्ये पूर्वेला गेलो तर जपान गेले आता पंधरा वर्ष म्हणून वीस वर्ष म्हणूया टॅक्सेशनच्या स्थितीमध्ये ग्रोथच नाही आहे आता सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून एक स्टॅक्शन स्थितिशन है महागाई का दर पे लोकशक्ति नहीं होती है सरप्लस है तो इन्वेस्ट क्या चिंता मधु जेवे मार्ग शोधन मार्ग अजू सक्सेसफुल्ले आदे अपने डीएमआईसी वगैरह मे इन्ट करू सो पास स भंगड़ कर प्रयत्न करता है सग कर इकोनॉमी चालना भेटे गति भेटेल अभी अजुन लक्षण दिशत चीन चो पॉल घोड़दौड़ है सैचुरेशन पॉइंट आच वर्षापास डॉमेस्टिक मार्केट वरती लक्ष्य केन्द्रित करू लगे अपने घर आत लोकांची लोकानी कशी कैसी ये प्रयत्न करते हैं आणि मागच्या वर्ष दोन वर्षांमध्ये लोकांच्या हातात जास्तीत जास्त पैसा देऊन किंवा लोकांच्या जनतेच्या सरकारी मालकीच्या ज्या वित्तीय संस्था आहेत त्या वित्तीय संस्थांचा पैसा शेअर मार्केट मध्ये होतून एक अशी गुलाबी चित्र जे म्हणतो ना आपण शेअर मार्केट गुलवाल तसं चित्र निर्माण करायचा प्रयत्न केला आता हा किती पोकळ आहे हे परवाच्या घटने सिद्ध करून टाकलं किकरी सारख्या छोट्या देशाच्या संघटनानंतर चीन सारख्या एका महा मोठ्या अर्थव्यवस्थेला असा काय लगेच झटका बसावा आणि त्यांचं शेअर मार्केट कोसळावा तर त्याच्यावरती आमचे मेनस्ट्रीम चे अर्थतज्ञ काय म्हणतात की शेअर मार्केट हा इकॉनॉमीचा काय मापदंड नसतो त्याच्यावर तुम्ही इकॉनॉमीचा मोजबाब करू शकता पण जेव्हा तो चढ असतो त्याच हे हेच अर्थात असं म्हणत असतात की हे लक्षण आहे अर्थव्यवस्थेच्या गतीचं असे हे जे सोईचे डबल डोलकी वाजते ते आता चीनच्या बाबतीत उलटी वाचताना आपल्याला दिसतात आपल्याकडे त्याल वाजते थोड दिवसांची उलटी वाजू शकते येणारे दिवस दाखवत आता सांगण्याचा मुद्दा आहे की मी जे उदाहरणं देतो ते यासाठी देते की कुठल्याही परिस्थितीत ग्रीसचं अरिष्ट हे ग्रीसच आहे असं आपण मानूया ग्रीसचं अरिष्ट हे प्रातिनिधिक असं म्हणूया आपण की ताप आहे ताप हा काय आजार नसतो ना त्या आजाराचं लक्षण असतं तुम्हाला ताप आल्यामुळे कळतंय की अरे काहीतरी शरीरामध्ये प्रॉब्लेम आहे आता त्या शरीराच्या प्रॉब्लेम कडे लक्ष देण्याच्या ऐवजी सगळेजण सगळ्या गोळ्या औषधे इंजेक्शन बिंजेक्शन घेऊन त्या तापावरती इलाज करावा लागेल मग ताप कसला आहे याच्या मुळाशी जात नाही मग त्या मुळाशी न, न जाण्याचं कारण काय याचा आपल्याला खोला जाऊन विचार केला पाहिजे मुळातच भांडवलाच्या विकासाचे काय वास्तव आपलं जगणं ते भौतिक जगणं जे त्याच्याशी असलेले जे नाते ते तुटत चालत मला सामान्य भाषेत बोलायचं झालं तर असं की बाबा कालपर्यंत हजार रुपये पगार बाराशे रुपये पगार होतो तीस वर्षापूर्वीपर्यंत माझ्या लहानपणाच्या आज तीस हजार रुपये पगार 35,000 हजार रुपये पगार तीस पस्तीस हजाराच्या पगारामध्ये आणि बाराशेच्या पगारामध्ये दगण्याच्या पातळीवरती स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या पातळीवरती गुणात्मक किती अंतर पडलाय तर अंतर काहीच पडला नाही पण आकडे वाढलेत आणि आकडे वाढण्यालाच आमचं पत वाढली असा आम्ही आपला एक स्वतःचा समज करून घेऊन चालतो त्याप्रमाणे आपण सांग्ले दुसरा जो प्रॉब्लेम मला दिसतो तो की संक्रमणाला आणि ते खूप महत्वाचं की अर्थशास्त्राच्या आर्थिक सगळ्या प्रश्नांना केवळ आणि केवळ द्वितीय पुरवठा सीमित बघितलं जाते लिक्विडिटी क्रंच पुरता जे बघितलं जाते हे जास्त घात आहे कारण एकदा त्याला लिक्विडिटी क्रंच पुरता मर्यादित बघितलं त्याचा साधारण सरळ सोपा उपाय असतो की तुम्ही नोटा छापन जे आता अमेरिका करते जे सिनेटर्सने जो प्रश्न उपस्थित केला त्याचं मूळ कारण ते कि निक्सन या कासन ने डिक्लेयर कर टाकल किस ऑफ गोल्ड हा स्टर्ड एक डॉलर थार बहु की घर सोना आहे की नहीं तो तो अधिकार तुम्हाला नाही म्हणजे अमेरिकेकडे किती सोनं आहे हे तपासायचं नाही पण निक्सन एकदा डिक्लेअर केलं की डॉलरची ही व्हॅल्यू आहे संपला विषय डॉलरला आंतरराष्ट्रीय विनिमयाचा केंद्रस्थानी ठेवण्यासाठी मग तुम्ही निगेटिव्ह वापरताय सगळे उद्योग करता सगळ्या आणाम्या करतात पण डॉलरची नेमकी व्हॅल्यू काय हा प्रश्न तुम्ही विचारायचा नाही आणि ज्यांनी कोणी विचारायचा प्रयत्न केला किंवा ज्यांनी कोणी त्याला दावडून दुसऱ्या करन्सीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांनी पद्धतीरपणे संपवलेलं आहे त्याचं एक ताजं उदाहरण आपल्यासमोर सदा मुसेनच्या रूपाने त्यांचाच माणूस जे रिझल्ट दिसतात आपल्याला घडाफेन याच्यामुळे हे मला एक दुसऱ्या गोष्टीवरती मुद्द्यावरती पॉइंट आउट करायचंय की भांडवलाचा भौतिक आधार जर तुटत चाललेला असेल आणि त्याला जर पुरवठा मर्यादित ठरत असतील तर प्लास्टिक मनी व्हर्च्युअल मनी डॉलर यांची जी रियल व्हॅल्यू आहे ती पूर्णपणे तुटत राहतात आणि त्याच्यावरती म्हणावा तसा आता कोणाचा विश्वास राहिलेला नाहीये पण त्याला पर्याय दिसत नाही अशा स्थितीमध्ये होत काय की जे चाललंय तुमच्या दोन्ही पातळीच्या ज्या बुका असतात एक खरा खर्च एक नकली खर्च वाला त्या तुम्ही चालवत राहतो रोलिंग मध्ये चालू ठेवताय दोन हजार आठच्या क्रायसिसच्या नंतर निर्यातीचा दर टिकावा आणि अमेरिकेने चीनी माल आयात करत राहावं म्हणून चीनने जो काय एक्सपोर्ट म्हणून जो सरप्लस कमावलेला होता तो सगळा सरप्लस त्यांना मॅक्झिमम सरप्लस अमेरिकेमध्ये अमेरिकन ट्रेजरी बॉन्ड खरेदीमध्ये गुंतवावं लागला म्हणजे तुम्ही जर कर्जबाजारी व्हायचा असेल तर ते अमेरिकेसारखं झाल ग्रीस सारखं नाही सर। म्हणजे छोट्या कर्जदाराला स्थान नाही व्हायचं असेल तर तुम्ही खूप मोठे कर्जदार असले पाहिजे जेणेकरून तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी बाकीच्या पैसे होतच राहायला म्हणजे बोलायचं एखादा जमीन असते सगळं असतं मारडी कर्ज देत राहतो देत राहतो का बाबा याचा जमीन जमला आहे आज नाही तो उद्या नाहीत परवा तो कर्ज देई किंवा तो एवढा मोठा असतो की त्याच्याशी बोलायची हुज्जत करण्याची हिंमत नसते आणि मागितलं तर त्याने देणं भाग आहे त्याला कायदेशीर डाका म्हणा पाहिजे देणं भाग अशी काहीशी अमेरिकेसारख्या देशांची आज आहे उडायलाच जर पाहिजे तर ते अमेरिका बुडायला पण ते बुडत नाही आर्थिक संकट असू आणि ग्रीस बुडत याला मग आता वेगळ्या पद्धतीने बघावं याला असं पद्धती म्हणजे माझं असं मत आहे की याला देशांच्या सीमांच्या पलीकडे जाऊन बघावं लागेल त्या राष्ट्रांच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेपेक्षाही ते भांडवलाचं जे काही आंतरराष्ट्रीय स्वरूप आहे आणि त्या आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये त्याचा जो काही खेळ चाललेला आहे त्या खेळाच्या अनुषंगाने तपासावला म्हणजे चिनी भांडवलं आहे का भारतीय भांडवलं आहे का अमेरिकी भांडवले काय असं अंगाने विचार करून चालणार ते आहे तो ते है नकार नहीं कु नकारते जरूर हैेक्षा गब्बर या आंतरराष्ट्रीय ज्यादा संजू ने मल्टीनैशनल बैंक मंटे फाइनेंशियल इंस्टीट्यूशन ज्यादा फाइनेंशियल इन्स्टिट्यूशन कूल नहीं।, नहीं है कैश नहीं है किंवा जगामध्ये असे काही टॅक्स सेवन्स आहेत जिथे त्यांचे रजिस्टर्ड असतात ज्याला आपण नकाशामध्ये शोधू शकत नाही असं छोटे छोट्या छोड़ आयडून त्यांच्या रजिस्टर्ड कंपन्यां वगैरे वगैरे चालतात आणि तिथून सगळ्या उलाढाली होत राहतात याच्यात मग मार्ग काय भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात मला असं वाटतं कि दोन च्या क्रायसिस पटो अथवा न पटो हे जे काही लखवा धोरण लखवा नावाची गोष्ट होती ते धोरण लखवा हे भांडवली विकासावरचा जो काही दबाव होता त्या दबावाच्या मुळे होते जर तो धोरण लखवा नसता तर कदाचित ते आर्थिक आरिष्ठ भारताकडे वेगाने सरकला असतात यांनी खर्च करणार खर्नामध्ये हात आखडता घ्यायला सुरुवात पत पतपुरवठा मध्ये हात आखडता घ्यायला सुरुवात आता सुद्धा रघुराम राजांवरती सगळ्यात जास्त दाबा अरुण जेटली आणि मोदींचा आहे कारण अडाणी आणि आंबाणीसाठी जो पतपुरवठा केला पाहिजे तो रेपोरेट मध्ये तुम्ही चेंजेस आणा पत होऊ द्या अर्थव्यवस्था चांगला मिळेल रिअल इस्टेटमध्ये थोडी भूम होईल असं जे सगळं प्रेशर टॅक्टिक्स चालू आहे त्याला अजून तरी लघुराम राजन हे काय म्हणतात ना मधला मार्ग मधला मार्ग काढायचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात तर ते काहीतरी एका टप्प्यापर्यंत ब्रेक लावण्याची स्थितीमध्ये आहे असं मला वाटतं त्याची दुसरी बाजू आहे तू धोरणाच्या पातळीवर भारताचं सगळं हे नव उदारवादी नीतीच्या पासूनच्या गेल्या वीस वर्षापासूनचा धोरणात्मक जो प्रवास तो हा निर्यात केंद्रीय विकासाचा आता निर्यात केंद्रीत विकासासाठी कोणीतरी आयात करणारा कायमचा असावा लागतो आणि आयात करणारे श्रीमंत देश जर आर्थिक आरिष्टात अडकत असतील माल निर्यात करायचा कुठे हा एक जो चीन समोर आला तो भारतासमोर पडेल मग या बॅकग्राऊंड वरती मेक इन इंडिया बीएमआयसी एम बी एम आय सी मुंबई बँगलोर चेन्नई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर किंवा अमृतसर कलकता इंडस्ट्रीयल कॉरिडॉर या कॉरिडोर समजा स्थापित झाल्यासुद्धा त्यांनी प्रोडक्शन सुरू केलं सुद्धा एक्सपोर्ट कुठे करायचं एक्सपोर्ट करण्यासुद्धा जास्त भांडू शाईला तर ती गुंतवणूक फिरवत राहावी आणि एक फिरवणचे या फिरवण्याला सुद्धा एक डेडेन सारखी परिस्थिती आलेली म्हणजे कशी ऐंशीच्या दशकामध्ये जर मेक्सिकोमध्ये गोंधळ घालता येतो अर्जेंटिनामध्ये गोंधळ घालता येतो नव्वदच्या दशकामध्ये जर ईस्ट एशियन टायगर्स देश आहेत इंडोनेशिया मलेशिया पासून सगळे तिथं गोंधळ घालून म्हणजे गुंतवणूक करून तुम्ही सटकता येतो हा जो काही प्रवास आहे याला कुठेतरी एक डेड यावंच लागतं ना त्याचा काहीतरी मटेरियल भेट शोधावाच लागतो आज नाही उद्या त्या डेंड ला बघावस लागला मला वाटतं रघुराम राजन आणि त्याच्याबरोबरचा कोण लेखक आहे त्याने जे लिहिलेलं पुस्तक आहे दोन हजार आठची प्राइस क्रेडिट करणार आहे सेविंग कॅपिटलिझम फ्रॉम कॅपिटलिस्ट आता ही टायटल मजेशीर आहे आणि भुजबळ इकॉनॉमिकच असा करू शकतो पण हाऊ कॅन यू सेव्ह कॅपिटलिझम फ्रॉम कॅपिटलिझम मला प्रश्न आहे कुठल्याही परिस्थितीत कॅपिटल भांडवलदार हा त्याच्या नफेखोरीला आळा घालूच शकत नाही आळा घालणं म्हणजे तो भांडवलदार राहू शकत नाही तसं भांडवलदार असणं हेच त्याच्या नफेखोरीवर अवलंबून मग त्याला कसं आळा घालणं मग त्याच्यामध्ये तुम्ही असं पालकच लावलं जाते की आपण डेव्हलपमेंटलेस ग्रोथमध्ये चालू आहे डेव्हलपमेंटलेस ग्रोथ आहे असं दोन हजार क्रायसिस बद्दल तो बोला तिथून आता पॅरिसमध्ये जे भाषण केलं त्यांनी इनर सर्कलमध्ये जे लीक झालं असं म्हणतो की आपण डेव्हलपमेंटलाइज ग्रोथ वरून हा डेव्हलपमेंटलाइज ग्रोथ एकमेकांपासून ओरबडण्याच्या दिशेने चालू आहे आणि सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्था अचानकपणे अशा श्रिंक होत चाललेल्या आहेत आणि त्या दरवाजे बंद करायला आता हे दरवाजे बंद करणं हे जागतिकीकरणाच्या नव उदरमतवादी धोरणांच्या पूर्णपणे विपरीत आणि हे भांडवलशाहीच्या जा विकासाला परत एकदा खेळ न घाला तर त्याला खड्ड्यात घालणारी गोष्ट रघुराज राजन म्हणतो की असं करू नका दरवाजे उघड्याच ठेवा मग खेळाचे नियम बदलावे लागतील मग खेळाचे जर नियम बदलायचे असतील तर त्याच्यामध्ये आय एम एफ वर्ल्ड बँक सारख्या वित्तीय संस्था ज्या जा सर्व देशांच्या मिळून बनलेल्या त्यांच्या भूमिका जास्त केंद्रस्थानी येतात आणि त्या आणण्याशिवाय पर्याय नाही ही स्थिती आता ही जी स्थिती आहे या स्थितीमध्ये जागतिक पातळीवरती उत्पादन उत्पादनाचं विनिमय वगैरे हे जे काय चाललेलं याच्यामध्ये तुम्ही रेट ऑफ इंटरेस्ट पासून या सगळ्या लिक्विडिटीच्या सगळ्या जे काही प्रश्न असतात पतपुरवठाचे जे, जे काय प्रश्न असतात ते कितीही प्रमाणात सोडवले तरी पण जोपर्यंत समाजातल्या ज्या मूलभूत प्रश्न असतात त्या प्रश्नांच्या केंद्रस्थानी ठेवून अर्थव्यवस्थेचं मूल्यांकन करत नाही तोपर्यंत याच्यातून मार्ग निघू शकतात जे औषधं सांगितली जात आहेत या अरिष्टांना घेऊन ती औषधं आजार बळवणारी थोड्या वेळासाठी ती कुंगी येते पण ते आजार वाढवणारी म्हणजे ऑस्टेरिटी मेजर्स जे काय आय वगैरे लागते टर्म्स कंडिशन मध्ये आणि आप आपल्याकडे स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंटच्या नावाने जे काय चालतं बेसिकली हे आर्थिक संकट वाढवणाऱ्या गोष्टी आहेत कमी कर गोषी नहीं रोज फेस कर आज एकशे वीस एक, एक चालीस रुपये किलो जो तुवड़ा तो उद्या आज उद्या तड़ेलोट होना अपरिहाय अशा स्थिति ग्रीसा बाबती प्रमाण मेनस्ट्रीम मीडिया पद्धतशीरपने ग्रीस मध्य कस सगे आयते आए, जगहारे तंगड़ वर करे आशीसी लोग पंचायत नीटायर हो पेन्शन फुफट खा रंग कसं आता काटकसरीने वागवलं पाहिजे हे जे चित्र कॉर्पोरेट मीडिया दाखवत आहे ते कॉर्पोरेट मीडिया तीन चार माणसांच्या फॅमिलीला पंचवीस सव्वीस मजल्याचा बंगला कशाला पाहिजे त्याला एवढं लाखाचं बिल येईल एवढं वीज बिल त्यांनी का, का करावं अंबानी सारखे असे प्रश्न उपस्थित करताना दिसत भौतिक आहे नटशेल मध्ये भौतिक पातळीवरती भूतला उपलब्ध आने जो नैसर्गिक संसाधन है जे विषम वाटप है विषम वाटपा तुम्हें कस कंट्रोल करू शाह समग्र अर्थव्यवस्थे विचार करू शायद दुसरा पर्याय नहीं सीरिजा जो प्रयोग है तो इंटरेस्टिंग है ना तो ट्रेडिशनल लेफ्ट नहीं है यूरोपियन सेंस मे ज्यादा ग्रीस या ऑस्ट्रेलिय बदल बोलता है अख्ख्या यूरोप मे सोशल वेलफेयर सग्या स्कीम सोवियत यूनियन लगुन खाला वेलफेयर स्टेट आलो वेलफेयर स्टेट ऐसा सेलफेयर स्कीम किया उत्पादकता अर्थव्यवस्था चलना विकसित एक फैक्टर नहीं पा एक महत्व फैक्टर है जगत लूट कर दिखा तो भाग सोड़ बेचस त्रेच चौवेच में ग्रीस मध्य लेफ्टिस्ट फोर्सेस बरबर लेफ्टिस्ट फोर्सेसोवियत फौजां बार लाल फौजां नाझीच्या विरोधात लढलेल्या म्हणजे आजच्या सिरीजाच्या पार्टीमधल्या अनेक नेत्यांचे आजोबा हे त्यावेळेला त्या लढ्यांमध्ये होते सातच्या दशकामध्ये साठ सत्तरच्या दशकामध्ये जे ग्रीसमध्ये उलता पालती झाली हुकुमशाहीला डावलून किंवा लोकशाहीचे जे काय प्रयोग झाले ते प्रयोग करण्यामध्ये आजच्या लिडरशिपमधले काही जण आणि आजच्या जे लिडरशिपमधले तरुण लोक आहेत त्यांचे वडील हे त्या लढाईमध्ये होते एक एक हा एक कंटिन्युटीचा भाग आहे त्याच्यामध्ये म्हणजे सिरिझा सुद्धा एक छोटासा पक्ष सिरिझा हा सुद्धा पक्ष ग्रीस सारख्या एका छोट्याश्या सा देशामध्ये दे। युरोपियन युनियन या भाषेत का बोलू शकतो तर त्याला एक हा मोठा वारसा आहे आणि या वारसाला सुद्धा आपण नजर अंदाज करू न शकतो त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं म्हणजे ग्रीसच्या राजकीय पटलावरती जे पारंपरिक समाजाने पारंपरिक दावं होतं त्याच्या पल्ल्यात जाऊन असा वारसा असणाऱ्या मंडळींनी मिळून सिरिजा नावाचा पक्ष आणि त्याची जी काय संघटना ही बांधली आहे आणि त्याची लिडरशिप त्यातून आलेली आहे स्ट्रगलिंग ट्रेडिशन असलेली लिडरशिप ती ज्यावेळेला पोझिशन घेते त्या पोझिशनला मग कोणी निग्लेक्ट करू शकत याचे परिणाम युरोपमध्ये लगेच स्पेन मध्ये दिसायला लागले लगेच पोर्तुगलमध्ये दिसायला लागले फ्रान्समध्ये पण दिसतील आता माझ्या माहितीत नाही पण फ्रान्समध्ये येत्या काळामध्ये दिसणार युरोप इज बर्न जपान इज टॅगन चायनाम टू अ सॅच्युरेशन पॉईंट आणि अमेरिका पहिले खड्ड्यात होती आता ती खड्ड्यात अधिकृत झाली ऑफिशियल दोन मग भारतासारख्या देशांचं मेक इन इंडिया आणि आच्छेदिन हे कुठे या सगळ्या संकटांमधून मार्ग काढताना मग फिरोज आणि आम्ही सगळे सारखं वारंवार बडबडत असतो तो क्लॅश ऑफ सिव्हिलायशनचा मुद्दा जोरात रेटला जाऊ शकतो त्याला आपल्याला दुर्लक्ष करून चाललं म्हणजे युरोपमध्ये मुसलमानांच पॉप्युलेशन वाढतंय हा आता मेन स्ट्रीम डिस्कोर्स होत चालला अँटी इमिग्रेंट करता करता अँटी मुस्लिम अशा पातळीवरती आलेला आणि आयसिस पासून आपण हे सगळं सिरियाचे गोंधळ बघतोय याच्याशी जोडून आता तपासावं लागेल की पुढच्या काळामध्ये वारं कुठे वाढत जर सिरीजा सारखे डावेगामी जर मीठ उचल खाऊ शकले तर दिशा दिसली होती जर यांना ते चेपू शकते तर मग अँटी इमिग्रंट अँटी मुस्लिम असलं काहीतरी बाबुल करत पूर्ण जगाच्या पाठीवरती एक वेगळ्या प्रकारचा हाहाकार होताना आपल्याला दिसू शकतो टू वेज दोन मार्ग दिसत आणि भांडवलच्याही नेहमी खटत राहणाऱ्या मार्गाकडे जात असते आणि तो मार्ग म्हणजे पुढे ते क्लाश ऑफ सिव्हिलायझेशनच्या अंगाने अँटी इमिग्रंट अँटी मुसलमान अशा अंगाने जाण्याची मला शक्यता जास्त दिसते म्हणून मग या काळामध्ये मग जगातल्या सगळ्या डाव्या डाव्या काळामध्ये आपण जे जे समतावादी आशा असणारे जे जे फोर्सेस आहेत त्या सगळ्यांना मग सिरिझाच्या प्रयोगाला आपल्याला सपोर्टमध्ये उभं राहावं याचा अर्थ सिरीजाच्या सगळ्या धोरणाची तुमचं समर्थन असलं पाहिजे असं नाही त्यांच्या एका देशाच्या युनिक सिच्युएशनला फेस करतात त्याप्रमाणे ते चालतात पण ते जे काही फाईट करतात त्या फाईटशी आपली एक सॉलिरिडॅरिटी असणं खूप हेच या दृश्या निमित्ताने आपण जो बोध घेतला पाहिजे तो घेताही